अध्याय सहावा विराट शरीराची उत्पत्ती मैत्रिय ऋषी म्हणाले आपापसात आप उल्लीन न राहिल्याने माझ्या महत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना त्याच्या कार्यात असमर्थ आहेत असे पाहून सर्व शक्तिमान भगवान कालप्रेयीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्त्व अहंकार पंच महाभूत पंचतन्मात्रा मन पाच कर्मेंद्रिये आणि पाच ज्ञानेंद्रिये अशा तेवीस तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाली या समुदायात प्रवि जीवांच्या निधीस्त असलेल्या सिंचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगळ्या असणाऱ्या त्या तत्व समूहाना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात मिसळून टाकली ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या तेवीस तत्वांच्या समूहाने भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले भगवंतांनी अंश रुपाने शरीरात प्रवेश केला तेव्हा विश्वरचना करणारा तो समुदाय मिसळून जाऊन विराट रुपांनी परिणाम पावला त्यामध्येच हे चराचर राहिले आहे पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते तिथे सर्व जीवांना आपल्यात घेऊन तो सुवर्णमय विराट पुरुष एक दिव्य वर्षांपर्यंत राहिला तो तत्वांचे कार्य विपन्न हो शक्ति त्याने स्वतः क्रमश एक हृदय रूप दह प्राण रूप त्रिविध आध्यात्मिक आधिदैविक आधिभतिक रूप अभाग के लिए हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्या कारणाने सर्व जीवांचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंतांचा आद्य अवतार आहे हा संपूर्ण भूत समुदाय म्हणजे चराचर सृष्टी याच्यातच प्रकाशित होतो हा विराट अध्यात्म अधिभूत आणि अधिदैव रूपाने तीन प्रकारचा प्राण रूपाने दहा प्रकारचा आणि हृदय रूपाने एक प्रकारचा आहे विश्वाची रचना करणाऱ्या महत्त्वाचे अधिपती असणाऱ्या श्री भगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागवण्यासाठी आपल्या चेतन रुप ते त्या केले त्याला जागवले तो जागृत होताच देवतांच्या साठी किती ठिकाणी उत्पन्न झाली हे मी सांगतो ऐका विराट पुरुषाचे प्रथम मीठ प्रकट झाले त्यामध्ये लोकपाल अग्नि वाक इंद्रियांसह प्रकट झाला त्यामुळेच हा जीव गोडतो नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली ती लोकपाल वरून आपला त्यामुळे त्या, त्या, ना दो त्या दोनही अश्विनी कुमार आपला अंश घाणेंद्रिया सहित प्रविष्ट झाले यामुळे जीव वासग्रहण करतो अश्याच प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे उत्पन्न झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियासह त्यात प्रवेश केला त्या नेत्रेंद्रियांमुळे पुरुषाला विविध रुपांचे ज्ञान होते यानंतर त्या विराट पुरुषांना त्वचा उत्पन्न झाली त्या त्वचेत वायू आपला अंश त्वगिंद्रियांसहित राहिला या त्वगिंद्रियांमुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव हो येतो त्यात आपला असलेले शब्दाचे होते। शरीर त्वचा उत्पन्न निरनिराया अंश अच्छा जीव खाज उत्पन्न आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर यासह प्रवेश केला यामुळे जीव आनंद झाले त्यात लोकपाल पायू इंद्रिय यासह प्रवेश केला याद्वारे जीव मदत्याग करतो नंतर त्याचे हात प्रकट झाले इंद्राने आपले देणे घेणे या शत्रूंसहित हातात प्रवेश केला त्याोगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूने त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला या शक्ती मुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो आता याची बुद्धी उत्पन्न झाली ती वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धी शक्ती हिच्या सह केला या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्याजोगे विषय जाणतो नंतर हृदय प्रकट झाले चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला या मनामुळे संकल्प विकल्प हे विकार निर्माण होतात त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रिया शक्ती सहित त्यात प्रवेश केला यामुळे जीव कर्तव्य करतो आता याच्यात चित्त प्रकट झाले महत्त्व म्हणजे ब्रह्मा हे चेतनेसह तिथे राहिले या चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो या विराट पुरुषा डोकपासवर्गलोक पास पृथ्वी नीप आकाश मेज अंतरिक्ष उत्पन्न क्रम या तीन ही गुणा गुणांचे परिणाम रूप देवाधिक आम सत्व गुणा आधिकमें देव स्वर्गलोक गुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य आणि ताना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तव्य गुणी स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्श्वदूतप्रेत इत्यादी दोन्हीच्या मध्ये भगवंतांचे नाभी स्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहतात विधुरा भगवंतांच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रकट झाले मुखापासून प्रकट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत त्यांच्या बाहूनपासून क्षत्रिय वृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय हा वर्ण विरारूड इत्यादींच्या उपद्रवांपासून संरक्षण करतो त्या भगवंतांच्या दोन मांड्यांपासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्या पासून वैश्यवर्णाचा प्रादुर्भाव झाला आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवतो सेवा वृत्ती आणि ती पासून प्रथम ती वृत्ती धारण करणारा शूद्र वर्ण प्रकट झाला या सेवा वृत्तीने श्रीहरी प्रसन्न होतात हे चारही वर्ण आपापल्या वृत्तींसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले आपले गुरु आप आपापल्या धर्माने चित्त शुद्धीसाठी श्रद्धापूर्वक असलेल्या गुणवंतांच्या योगमाईच्या प्रभावाला प्रकट करणार आहे याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल तरीही हे विदुरा अन्य व्यावहारिक बोलल्याने अपवित्र झालेली माझी वाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे महापुरुषांचे असेच मत आहे की पुण्य श्लोक शिरोच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत कथामृताचे पान करणे हा त्याच्या कानांचा सर्वात मोठा लाभ आहे विदुरा आम्हीच काय पण आदिकवी ब्रह्मदेवानी तरी एक हजार दिव्य वर्षांपर्यंत आपल्या योग साधनेन परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंतांचा अपार भैन जाणला का म्हणजेच भगवंतांची माया माया लोकांनाही मोहित करणारी आहे भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांबपत्ता लागला नाही तर मग तिथे काल पाड लागणार वाणी आणि मन जिथपर्यंत जाऊन माघारी फिरतात तसेच अहंकाराचा अभिमन्यू रुद्र आणि इतर इंद्रियाधिष्ठिता देवतांना सुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही त्या श्रीभगवाना ना नमस्कार असो सहावा समाप्त